वर्तमानपत्रक नहीं तरी सुधा का मंडी स्थानीय कार्यक्रम अपने कार्यक्रम की महति दिल्ली है आता गोखलें से मज बोल हो कार्यक्रम विषय दिशो कि पोस्टोन हो जावा आज तो योग जुड़े आर अपन जी कहीं थोड़ी मंडली आहोत कार्यक्रम लाभ घे आजादी गीत हे कार्यक्रम शीर्षक दिल्ल है ज्यादा पुष्क लोकान अंड्याच्या कार्यक्रमाची आठवण येईल अलीकडे मला वाटतं याच कार्यक्रम याच शीर्षकानी एक जबरदस्त कार्यक्रम झालेला होता या आजारी केीतच्या मागे कल्पना अशी आहे की आपण देशाच्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करतो आहोत आणि तो करत असताना आपण बघितलं पार्लमेंटमधलं सेशन बघितलं आणि त्याच वंदे मातारामची एक नवीनच आवृत्ती आपण सर्वांनी ऐकली त्यावेळेला माझ्या मनामध्ये असा विचार आला की हे स्वातंत्र्य सुवर्ण महोत्सव अपन साजरा करना खरोखर इतिहासा डोकवन बगितर का वेग् प्रकार से आजादी के गीत विशेषतः स्वातंत्र मिलवाज अगोदर जा आहेत का ध्वनिमुद्रिकांव उपलब्ध है ज्यादा मैं शोर गायता ठरते आम से दातार क्या आऊ शक नहीं आगे ये संगित अरे जेव रौप्य महोत्सव जो स्वतंत्रता जला आमी मणिभवन मे दौन कैसेट्स ऐकल राष्ट्रीय नेत्या आवाज आ गाँवी हि आम्हे ईक होती तर मी त्यांना विचारलं त्या कॅशेट्स मला मिळतील का म्हणजे जरूर काने नाही मिळणार आपण सोसायटीतर्फे लोकांना ऐकूया आपल्या मेंबर्सना आणि रसिक लोकांना तर त्या कॅशेट्स मिळून गेल्या वर्षी पंधरा ऑगस्टला कार्यक्रम करायचं ठरलं त्यासाठी दुरु हॉल बुक झाला सगळी व्यवस्था झाली रेकॉर्डिंग झालं दोघांचाही होकार आला पण नेमका पावसाने ज्यावेळेला घोटाळा केला आणि तो कार्यक्रम त्यावेळी होऊ शकला नाही त्यानंतर सव्वीस जानेवारीला आपण प्रयत्न केला त्यावेळेला हॉल मिळाला नाही त्यामुळे आणखीन पुढे हा कार्यक्रम आता ढकलायचा नाही या उद्देशाने अपन आज हा कार्यक्रम कर आहोत यह कल्पना अभी है कि आप फारसे न ईक थोर नेत्या आवाज अपन थोड़े से हेतर ऐकूँ जे जे ध्वनिमुद्रिकांति आ ग्रमाफोन रिकॉर्ड्स वी का गाने ऐकूँ आयत आता अधुनम आप्याला डॉक्टर शरतचंद्र गोखले और विदय आंबईकर ये अपने महति आंकी आठवण संग जेष्ठ नागरिकां संगीत क्षेत्र में जी भरीव काम के ले ले। चाना बोलने का उद्देश्य हा आज असा है कि अपने काला नुस्ते घेन जा रही तो अपने बयाचा गोषी ज्यादा महत्ति नहीं तुण ऐसा मिली आज माला फार महत्वाची नोंद इतिहासा दिवसेदादा पुसट हो जाए आंबईकर वह काम अलूस कि काल जैसे लोकसत्ता वाला अच्छे पत्र आल मतदार राजा सावधान मनु आणि त्यांचं नाव जरी विजय आंभयकर असलं तरी त्यांना वंदे मातरम आंभकर असंच म्हणतात आणि ते का आणि कसं ते त्यांच्या भाषणामध्ये आठवणीमध्ये पुन्हा येईल त्यांनी एक स्वतःचं आत्मचित्र लिहिलेलं आहे वेचलेलं संगीत मोती म्हणून त्यामध्ये पुष्कळ त्यांनी या वंदे मातरमच्या प्रसिद्धीसाठी आणि त्याचं पुढे प्रसार व्हावा यासाठी किती आपलं आयुष्य वेचलेलं त्यामध्ये तपशीलवार दिलेलं आहे त्याच्या आठवणी पुढे येतीलच डॉक्टर शरचंद्र गोखले आणि आंबयकर मी असं म्हटलं तर अतिशय होणार नाही की ह्या जवळजवळ संपूर्ण शतकामध्ये त्यांनी संगीतामध्ये जे काही बदल झाले चढ उतार आले आणि वेगवेगळ्या प्रकारचं संगीत आलं त्या दोघांचे ते साक्षी आहेत त्यामुळे संगीताच्या अंगाने आणि स्वातंत्र्य लढ्याच्या आठवणी ह्या सगळ्या दृष्टीने या दोघांच्या ज्या आठवणी आहेत त्या माझ्या दृष्टीने आणि आपल्या दृष्टीने तरी फार महत्त्वाच्या आणि मोलाच्या आहेत कारण विशेष करून जी माझ्यासारखी मंडळी स्वातंत्र्यानंतर जन्माला आली त्यांना या गोष्टींची काहीही कल्पना नाही त्यामुळे आपण कार्यक्रमाला सुरुवात करताना आपल्या अगदी परिचयाचं म्हणजे तुम्हाला सर्वांना तर लहानपणच आठवेल की आकाशवाणी सुरू झाल्यावरती म्हणजे आकाशवाणीचं वंदे मात्रा म्हणजे मला वाटतं सुरू व्हायचं आकाशवाणीचं केंद्र अजूनही तर ते वंदे मात्रा आपण ऐकूया आणि या कार्यक्रमाच्या सुरुवात करूया तु गर पुर कित स्वाभिने पुरासने सुमधाने सुखदा मरदान माग मा अटल वे मातरम ऐतना पुष्क लोकान लहानपन आठ अपन अर्धोड़ोपेतना जेव रेडियो स्टेशन सुरू होते हि वंदे मातरमी ट्यून या वेला लगाई की अजु ही लगते मत ही लगते रा वंदे मातरम विषय अपन तपशीला चर्चा जो कार्यक्रम उत्तरार्धात करना आोत मी जे वाचल ना ऐकल है तो प्रमाण असंत कि हि ताल रविशंकर बन ले रेडियो आस रागादे पंतर आंबकर आ डॉक्टर गोखले जो मैं चुकी से महती है तो नर संगड़ जे ऐकारोतमें अपने महत स्वतंत्रपूर्व का जी का मंडली आप ऐकने मैं कि उदाहरणार्थ आप पंचम जॉर्ज से कविता वगैरह तो संगाला मोटा आनंद वालों कि पंचम जॉर्ज के आवाजत भाषणसुद्धा ध्वनिमुद्रिकेर आनते आप आज कार्यक्रम घर नहीं हो क्वाटी बेवड़ी बरबर नौतीन अपन एलिजाबेथ राणी ने भाषण के लिए होता रेडियो केपटाउन वो एक सत्तेच रोजी आपकूँ हे ऐकता तुम्हारा लक्ष्य कि यह सर्व भाषण प्रत्यक्ष संबंध आजारीशी किंवा आजारीच्या लढ्याशी नाहीये पण आपण आज त्यांच्या आवाजाचं स्मरण आणि आवाज काय कसा होता हे ऐकण्याची झलक म्हणून फक्त आपण ऐकतो त्यामुळे आपण ऐकणार आहोत एकोणीशे सत्तेचाळीस साल ची रेकॉर्ड एलिझाबेथ राणीचं भाषण त्यांनी रेडिओ केप्टाऊन वरून केलं होतं त्याची एक झलक ऐकू whatever race they come from, and whatever language they seek. This is a burden by full resources to all the thousands of current people who are questioning messages of goodwill. This is a happy day for me. But it is also wrong with the mysterious church. Church of North New Yearwood, with all this challenging and with all this opportunity. At present time, it is a great hope to know that there are multitude of friends all around the world who are thinking of me and who wish me away. Well. I am grateful and I am deeply new. As I speak to you today from first time, I am 6,000 miles from the country where I was born. But I am certainly not 6,000 miles from home. Everywhere I have travelled, in these lovely lands of South Africa and Yodija, my parents, my sister and I have been keeping to the heart of their people and made it clear that we are just as much at home here as if we have lived among them all our lives. So, here sure Elizabeth Ranija Sandarabad, you can hear from Elizabeth Ranija Sandarabad, and you can hear from us, and you can hear from us, तर हे आवाज ऐकवण्याचा उद्देश असा की एलिझाबेथ राणीचे भाषण सुद्धा रेडिओ वरती आलेलं होतं आणि आम्हाला मोठा अचंबा वाटतो की कशासाठी बनवले असेल रेकॉर्ड कारण रेडिओवरती ते काही हे प्रसार करण्याचं त्याला पद्धत नव्हती तर ही ब्रिटिश रेसिडेंटसाठी खास रेकॉर्ड बनवलेली काय की केप्टॉन रेडिओवरनं काय भाषण केलं याबाबतीत एक आठवण मी सांगू शकेन की अशी की मला आता साल आठवत नाही एकतीस किंवा बत्तीस साल होतं आणि त्यावेळेला आधी अनाऊन्स केलं होतं की पंचम जॉर्ज त्यावेळेला राजा होता सदतीस साली मुला पट सदतीस नाही तेहतीस चौतीस साली केव्हा तरी तो मेला तर तो ब्रिटिश एम्पायरला उद्देशून भाषण करणार आहे उन्हाळ्याचे दिवस होते उन्हाळा संपत होता आणि पावसाळा सुरू होणार होता असा तोच आणि आमचा रेडिओ घरी बनवलेला त्यावेळेला पॉवर पेंटूट नुकताच आला होता ते दोन वापरून पुष्कुल अम्प्लिफिकेशन शेवटी ठेवलं आमची समजूत की फार आमचा पॉवरफुल रेडिओ आहे तर संध्याकाळी पाच वाजता वेळ दिली होती इंडियन स्टँडर्ड टाईम लावलं ला पाच वाजले सहा वाजले ती चाका आम्ही फिरवतो इकडे इकडे <laughs> काही त्याच्यातनं आवाज काही निघाला नाही पण ते जर कुठे रेकॉर्डेड असेल बी वगैरे तर पाहण्यासारखं बी बी होतं त्यावेळेला तर ते दॅट टू द एम्पायर म्हणून त्याचं महत्त्व वाटतं ही एक आठवण होती आणि दुसरी हे आता तुम्ही ब्रिटिश राजे लोकांच्याबद्दल सांगतात तेव्हा एक आठवण मोठी सांगण्यासारखी आहे आंबईकरांना माहिती असेल की नाही माहीत नाही कारण ह्या चाली माझ्याजवळ आहेत आणि चालींचंच तुमचं चाललं म्हणून <coughs> तर पूर्वी शाळेनं एकच पुस्तक असे आणि त्याच्यावरती एक नोट असे की या पुस्तकातल्या प्रत्येक भागातले धडे शिकवलेच पाहिजेत त्याच्यातच सायन्स असे थोडं थोडी कविता थोडं इतिहास बोल सगळं त्याच्यातच एका पुस्तकामध्ये केलेलं असेल तसं त्या प्रत्येक पुस्तकाच्या सुरुवातीला भूपंचम जॉर्ज भूप धन्य वगैरे तुम्ही नावं ऐकली असतील त्याच्या आधीच्या पिढीमध्ये म्हणजे एकोणीसशे अकरा सालपर्यंत सप्तमय एडवर्ड असे आणि गाणं हेच भू सप्तमय एडवर्ड आणि जर किर, कि समग्र किर्लोस्कर ग्रंथ कुणाकडे असेल तर किर्लोस्करांच्या कुठल्या तरी किंवा शाकुंतल मला आठवत नाही त्याच्यामध्ये देवी श्री विक्टोरिया या चालीवर असं लिहिलेलं आहे तर ह्या चाली मला माहिती आहेत ते देवी श्री विक्टुरीये हे कोण विष्णू परशुराम गाडगिळ म्हणून त्यावेळेला रावसाहेब रावबहादूर झालेलं ग्रस्त होते त्यांनी रचलेलं होतं ती चाल किर्लोस्करांनी घेतली पण ती मूळची चाल काही गाडगिळ मोठे गवई नसणार तेव्हा त्यांनी दुसऱ्या कुणाकडनं घेतली असेल ते काय मला माहिती नाही पण ती अशी आहे देवी श्री विक्टुरी सार्वभौमिनी अशी ती चाले त्यानंतर भास्कर दामोदर पाळंदे म्हणून मिस्टर आपले परश्रम पंत त्या गुडबोल होते त्यांच्यानंतर जे ऑफिसर तिथे झाले त्यांनी रचलेलं गाणं भो सप्तम हे ड वर ड भू प नर वरा आणि नंतर पंचम जेव्हा झाला तेव्हा हेच पुन्हा भो पंचम जॉर् जा भूप धनध नर वरा सगळी एकच चालू एवढंच आहे की आमच्या कुठल्याही शाळेत मी कुण्यात वाढलो पुण्याच्या म्युन्सिपल शाळेमध्ये सुद्धा ही पद कधीच म्हटली जात नसत आणि हे जे लोक हल्ली ज्ञानेश्वर नाडकर्णी वगैरे लिहितात की सगळ्यांना ते म्हणावं लागत असेल ते माझ्या तर काही अनुभवात तसं नाही आमची परिभाषा जरा वेगळी होती त्यावेळेचे शिक्के आणि पोस्टे स्टॅम्प्स पाहिल्यानंतर राणी बोडका राजा आणि टोपीवाला राजा तो टोपीवाला राजा पण समजावर बोडका तो सप्तम एडवर्णी तर हे जे तुम्ही म्हणालात विधवा ते मात्र तुमचं चुकलं तरुण असून सुद्धा ती विधवा नव्हती तिचे दोन डिवोर्सेस झाले होते आणि मुख्य चर्चिल वगैरे लोकांचा ऑब्जेक्शन हा सुद्धा चर्चिल आणि लॉर्ड कोणतो बिबर ब्रुप hmm. हे दोघच राजाच्या बाजूचे होते ड्यूक ऑफ इंडच नंतर झाला त्याच्या की ज्या बाईचे दोन नवरे हयात आहेत तिच्याशी आमच्या राजाने लग्न करावं हो। हे आम्हाला पटण्यासारखं पुन्हा इंग्रज माणसाला पटण्याचा त्या मुद्द्यावर तो वाद झाला होता बरंच हकी एक रेकॉर्ड ऐकूया as we've validated far in ui the stellar and traffic of 20 exceptional in number and made countless millions of human beings call and live around it a new sense of value to what i am doing possession as human minds and the way existing and quite a bit false so many at the same moment in which Wallace found in his shadow in which lambda and in, its sorrow, in, its and in its pain in which fortitude on the midst shuffling the king was breaking laws by all the troops we were stuck as a man and as a prince far beyond the narrow realm I would like to give him. The simplest gesture of love is non-laziness. To simply be, a light of a ruler and a of travel at the base there and communities through which he brought this family to it is joy charm and happy nature. He is thankful of his heart from the pada in his own family setup he carried in peace or war all these were aspects of his character which won the glint of admiration now here now there from the innumerable eyes whose gaze falls upon the throne we thought of him as a young naval lieutenant in the great battle of Joplin we thought of him when calmly, without ambition, or want of self-confidence, he assumed the heavy burden of the crown, and succeeded his brother, whom he loved, and to whom he had rendered perfect love. We thought of him so faithful in his study and discharge of state affairs, so strong in his devotion to the enduring honor of our country, so self-restrained in his judgments of men and affairs, so uplifted about the clash of party politics, yet so attentive to them, so wise and crude in judging between what matters and what does not. All this we saw and admired. Its conduct on the throne may well be a model and a guide to constitutional sovereigns throughout the world today and also in future generations. The President of the United States has been recorded on the 7th February of 1952. This is the first time the President of the United States has been recorded. The President of the United States has been recorded on the 7th February of the United States. भारतीय स्वतंत्र लड़ियामदले तीन नाव अपन लहानपनापन ऐकत आल बाल पाल बांगाधर टिड़क हवाजा मधे ध्वनिमुद्रिका उपलब्ध नहीं है परंतु बाण गंगाधर टिड़क ये अपन संबंधित अशा दोन ध्वनिमुद्रिका ऐकन आज आपके प्रमुख पाने जे आज दोग जन है नक्की टिकान से भाषण ऐसे टिड़कान पैिले मैं पै तो अपने संगते कित कित्पत यह ध्वनिमुद्रिके मे उतरल है पहली जी ध्वनिमुद्रिका है ती मरात जुनिया काल के गाजरे लेखक नसी फड़के टिकान चरित्र संगित है तो टिड़कानी चरित्र थोड़ा भाग अपन नसी फड़कें आवाज ईको आर जुन का काजरे नकलाकार भोडे तो भोडिया आवाजा मधे चरित्र टिकान नक्कल मे टिकानी भाषण की नक्कल भोडे करी एक तो दोन या और चर्चा आठ साल जुलाई महीन बाज्ता मुंबई हाईकोर्टा चल रहा हिंदुस्था को निकाला क्या जान अपने निर्भय चौवीन सबंद हिंदुस्थान देश फलव जागा केला होता ते खरोखरच नरकेशरी सारखे दिशे केसरी करते टिड़क आरोपी पिंजर उठे होते शिक्षा सामने पूर्वी न्यायाधीश ने विचार तुम्हारा का टिणक मेरा सामग्रे फार है ज्यूरीन मेरा दोषी फरवल तो खुशाल फरव पी गुन्गार नहीं लौकिक दोषी नि शक्ति है कि ती न्यायपीठा ही वरिष्ठ ईश्वरी इच्छा क्यों की मना शिक्षा अंगीकार बताया नहीं था महाराज हो। का ता चार महीन भोगावी लगली सब्जी सत्तांतर हो अठारहशे सत्तर साली सरकार ने राजग्रहा खटला भर अठारह महीन सत्तमजुरी एक आठ साल खट त्यांना सहा वर्षांच्या साळ्या पाण्याची शिक्षा सांगून सरकारन त्यांची हे मना देता हा, देता ते हे मालपत्रा देत आहात मला देत मी जे काही महत्वाची कामगिरी बनवली आहे त्याबद्दल कार्यासाठी शकत आहोत ती जा काही चार्बो वर्षात पूर्ण होणारी नाही तसं हावीस वर्षातही त्या तुम्हाला तू विचार दिला काय शिधी झाली असं समजू दाखल या या घराडीला म्हणून धर्मा आणि भक्तिता पाठी भगुंता म्हणून दिलीच पाहिजे यालाच म्हणतात मानवी कर्तव्य झालं म्हणजे मोठी कोणता आज कसा सातो को साल पाटा है वो शर्मा हेस सकाय तुम फ्रॉम द रूम टू गेट आउट तो व्हाट इज इट दिस गेट अब वो लेट टू होल्ड द पॉट एंड मनी सेट 45000 इंडियन रुपीस वी हड दैट रिटर्न द स्टॉप सीस दिस व्हाट अ कीटा व्हाट आर यू टू गेट शर्मा सी तुम संत सुरेय प्लीज दिस going to the good union and good men up as a good aid, till he just comes down to the world. When the two no other believers, on the surface of the earth, they kept the Hindu vision, wherein they find his hopeful family, that family, when God comes to work, only one two-hour time in November, and many times in the city. After a moment, no such a proposal comes, but as he does, that's why, who takes his home, only once forever. At all, प्रेशांना कॉमेंट आली की काही कळत नाही मी सुद्धा जेव्हा हे ऐकत होतो रेकॉर्ड भोंड्यांच्या नकलेची त्यावेळी मी समोर काही कळत नाही त्यावेळी मला शंका आली की जसं पंडित नेहरूंच्या आवाजाबाबतीत आपण म्हणतो की ते बोलतात काय तोंडात तोंडात तोंडा बोलतात तोंडा तोंडा तोंडा तोंडा आपल्या काही समजत नाही असं पुष्कळ होतं पण तरी या मंडळींचा नेता म्हणून जनमानसावरती केवढा प्रचंड प्रभाव असे तर त्यादृष्टीने मला गोखले साहेबांना विचारायचं आहे की टिळकांच्या आवाजामध्ये खरोखरच असं काही होतं का की इतके फास्ट नकले म्हणजे जसं भोंडे बोललेले आहेत तसं असूनही ही मंडळी जनमानसावरती कसा प्रभाव टाकत असेल असतील याच्याविषयी काय मला पहिलं असं स्ट्राईक झालं की रेकॉर्डिंग बरोबर नाही कदाचित शंका अशी येते की बेडेकर जे पिक्चर करणार होते त्याच्यात भोंड्यांना काम देणार होते तेव्हा त्याच्या साऊंड ही रेकॉर्ड तयार केली आहे की काय कारण ही सुरुवात जेव्हा झाली तेव्हा मला केशवराव दात यांच्या रेकॉर्डिंगची आठवण झाली त्यांची कुंकू वगैरे सिनेमात जसा केशवराव दात आवाज येतो तसा टिळकांचा आवाज वाटला टिळकांचा तसा आवाज नव्हता मला आठवत टिळकांना मी चार पाच वेळा पाहिलेला आहे दोनदा वडिलांच्याबरोबर त्यांच्या वाड्यातच गेलो होतो वडिलांना काही त्यांना विचारायचं होतं गोष्टी संबंधित ते सल्ला देत असतात असे ओळखीच्या लोकांना त्यानिमित्त होतं आणि एकदा चिंचवडला स्वावलंबन राष्ट्रीय पाठशाळा म्हणून होती म्हणजे नंतर अनाथ विद्यार्थी विग्रह म्हणून झालं त्याचे संस्थापक होते बाळुकाका कानेटकर यांच्या इतका शंभर नंबरी शुद्ध मनुष्य मी संबंध हिंदुस्थानात पुढारी पाहिला नाही असेल कोणी पण माझ्या वाट्याला काय कोणी आला नाही दुसरे सेनापती बापट बापट जितका स्वच्छ मनुष्य होता तितकाच आणि हा एकच मनुष्य की गांधींना तोंडावरती सन्मावत होता आणि लोक म्हणायचे की गांधींचं यांचं वाकडं आहे पण कस्तुरबा जेव्हा येरोड्याच्या जेलमध्ये वाढल्या तेव्हा गांधींनी यादी केली कुणाला बोलवायचं ते तर पहिलं नाव बाळूकाकांचं होतं बाळूकाका आल्याबरोबर त्यांनी सांगितलं तिरंगी झेंडा आहे का तुमच्याकडे मी पुष्कळ चौकशी केली मला पुण्यात मिळत नाही काँग्रेस हाऊसवरती सुद्धा नव्हता ते स्वातंत्र्य चळवळीचे दिवस होते बाळूकाकांच्या घरावरती दोन झेंडे होते त्यांची बायको घर चालवत होती म्हणजे स्वयंपाक करत होती घर चालवत होती म्हणजे काही नोकरी वगैरे करत होती तर कोणीच नव्हती खूप एस्टेट होती सगळी देशासाठी त्यांनी केली तर ती द्यायला तयार नव्हती शेवटी बाळूकाकांची चिठ्ठी आली की एक झेंडा त्याच्यातला दे तिच्या अंगावरती घालायचं असा हा बाळूकाका मनुष्य तर त्याच्याकडे काही उद्घाटन होतं ते त्यांचं शेवटचं भाषण मी ऐकलं आणि त्यावेळेस मी लहान होतो माझं भाषणातलं मजकूर कसा त्या सांगण्याला मी कॉम्पिटंट नाही मला एवढंच आठवतं की ते उभे होते आणि मी असं इथे खाली बसलो होतो त्या टेव गर्दी खूप झाली होती लहान ते चिंचवडचा आश्रम ते टेवल्याच्या पायात मला त्यांचा जोडा आणखी धोतर दिसत होतं फक्त पण त्याच्या आधी त्यांना पाहिलं होतं ते, ते सांगतो हा आवाज आहे उच्चार वगैरे ठीक आहे दुर्दम्य कादंबरीमध्ये लिहिलं त्यांचा आवाज फार मोठा होता मोठा होता कबूल आहे हा आवाज तितका मोठा नाही तो वाढवता आला असता इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे किती मोठा करता येत परंतु दुर्दम्यामध्ये जे नाही ते ह्याच्यात आहे कर्कश होता आवाज हे आहे ह्याच्याहूनसुद्धा कर्कश होता ऐकवत नसे जसं पाठीवरती पेन्सिल खरडली स्लेक्ट पाठीवरती की जसा आवाज येतो तसा कर्कश होता आणि दुसरं जे कुठेच तुम्हाला छापील ह्याच्यात मिळणार नाही ते दृश्य म्हणजे जसे गाय म्हैस वगैरे रवंत करतात एका बाजूला त्यांचा जबडा जातो तसं बोलताना त्यांचं तोंड वाकडं होत असे असं आणि बोलत असत पुढे ही रेकॉर्ड फार फास्ट आहे इतकं फास्ट फडकेही बोलत नव्हते फडके फार सुंदर बोलायचे ऐकत राहावं असं जसं गंधर्वाचं था गाणं तसं था फडक्यांचं भाषण असेल तसं हे वाटत नाही आणि हे सुद्धा फार फास्ट आहे म्हणून वाटतं की हे शांताराम बापूंचं कडचं रेकॉर्डिंग बहुतेक असलं पाहिजे पण मला काही त्याच्यातली माहिती नाही पण ठिकाणच्या ह्याच्या खुणा मात्र सापडतात त्याच्यात त्यांच्या अमोके का शब्दावरती जोर देण्याचं आता ही मानपत्राची गोष्ट हे असं जे बोलणं आहे ते त्याच्यामध्ये दिस एमफाय सिस प्रत्येक ह्याच्यात आणि म्हणून माझे वडील म्हणायचे त्यांच्या मनात जो वैताग भरलेला आहे तो सारखा प्रकट होत असतो त्या काळचे लोकांची कशी भक्ती होती त्यांच्यावरती ते दिसतं त्याच्यात शंभर काही सोनं कुणाचं नसतं गांधींचं नव्हतं तर शिलकांचं कुठलं पण लोकांची श्रद्धा मात्र इतकी होती की खरोखर त्यावेळेला लो लोक रडलेले मी पाहिले टिळक जेव्हा गेले बाकीचं तर बंद झालंच पण मोठे मोठे लोक ज्यांना आम्ही समजत होतो धीराचे त्यांच्या टपाटपा त्यांच्या त्यातनं डोळ्यातनं पाणी गडलेलं पाणी तसा अनुभव फक्त नंतर महात्मा गांधींच्या वेळेला बाकी दुसरा कुठलाही नाही हे दोन अनुभव मी खरोखर राष्ट्राला दुःख म्हणजे काय ते ह्या दोन वेळेला मी पाहिलं तर यानंतर अपन आता भाषण खूब ऐकली आता अपने एक गाण ऐक आनते स्वतंत्रवीर सावरकर जयोस्तुते श्री महान मंगले अपने सवाल लता जा लताबाई खोरसमल्ला रेकॉर्ड से सहा मिनटा ज्यादा पे आज ऐक आ एक साठ साली प्रत्यक्ष शनिवारवाडया व सत्कार होता मधुकर गोलवरकर चमुनी जेल जे गाण गाय होता शनिवार गाणा जयस्तुते आता ऐको हे रेकॉर्डिंग एकोणीसशे साठ सालचं आहे की ज्यावेळेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मृत्युंजय दिन शनिवार वाड्यासमोर पुण्यामध्ये साजरा झाला होता त्यावेळेला हे गोळवळकरांनी मला वाटतं त्याच प्रथम चाल दिली का मला माहिती नाही पण त्याच्यानंतर सावरकरांचं तिथं भाषण झालं त्या भाषणातला थोडं अंशपणात ऐकूया सांगतो सावरकरांच्या आणखीन संगीताबद्दल पुष्कळ सांगितलं जातं विशेषतः संन्यास्थ खडग नाटकासंबंधी पण खरी गोष्ट अशी आहे सावरकरांना या रागदारी आणि इतर चालीविली याच्यात काही इंटरेस्ट नव्हतं ह्याच्याबद्दल आठवणी सांगण्यासारख्या आहेत पण तितका वेळ नाही मी आता सांगत नाही पण टेक इट फ्रॉम मी की सावरकरांना संगीतात इंटरेस्ट नव्हतं त्या मतलबामध्ये इंटरेस्ट होतं हे जरी इंग्लिश कविता आपण म्हणतो तसं जरी म्हटलं असलं तरी त्यांनी मांडोलावली असते हे चांगलं म्हटलं आता तुम्हाला सावरकरांची काही आठवण सांगायची आत्ता नागपूरला एकोणीसशे अडतीस किंवा एकोणचाळीस साली हिंदू महासभेचं सा वार्षिक अधिवेशन झालं होता त्यावेळेला मी वंदे मातरम संपूर्ण गायलो होतो आणि त्यावेळेला त्यांना इतकं ते पसंत पडलं की तिथल्या दिवशी माझ्या पाठीवरचं त्यांनी थाप मारून मला शाबासकी दिली ही आठवण आहे आणि त्याच्या आधी तेच वंदे मातरम त्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्याकडे माझी बैठक झाली असताना त्यावेळेला त्यांनी ऐकलं होतं संबंध कार्यक्रमच त्यांनी ऐकला आणि त्यावेळेला ते नुकतेच रत्नागिरीच्या स्थानभट्टीतून म मुक्त होऊन आले होते आणि त्यावेळेला प्रकृती काही बरोबर नव्हती पण गोखले रोडला भास्कर भुवनमध्ये ते राहत होते आणि बाजूला ठाकरे राहत होते त्यामुळे प्रबोधनकार केशवराव ठाकरेंनी माझं गाणं त्या दिवशी मुद्दाम आयोजित केलं होतं आणि वैशिष्ट्य हे की ते गाणं ऐकायला सावरकर तिन्ही स्वातंत्र्य स्वातंत्र्यवीर बंधू उपस्थित होते बाबाराव सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळाराव सावरकर डॉक्टर ते गाणं ऐकत असताना त्यांनी मला मध्येच विचारलं की सम्यस्त खटकामधलं एखादं गाणं येतं का मी सांगितलं हो एक येतं आणि सती जाता तर वीरांगणा हे चा, चा मी त्यांना म्हणून दाखवलं आणि त्यांना पसंत पडलं आणि नंतर ते झोपी गेले कारण प्रकृती बरोबर नव्हती नंतर माझ्या गाणं दीड वाजेपर्यंत झालं आणि बाकीची सगळी मंडळी तशीच बसलेली होती ही आठवण त्यांनी मला नागपूरच्या हिंदू महासभेच्या अधिवेशनाच्या वेळेला जे म्हटलं मी त्याच वेळेला त्यांनी सांगितलं की ते वंदेमागतन फार चांगलं आणि त्याची बांगडी काढा म्हणून सांगितलं मला काही कळलं नाही बांगडी म्हणजे काय म्हणून तर मी विचारलं त्यांना बांगडी म्हणजे काय म्हणजे रेकॉर्ड रेकॉर्डला ग्राउंड फुल रेकॉर्डला मराठी शब्द हा बांगडी हा त्यांनी हे केला होता आ, परिचित केला होता त्यामुळे ते वंदे मातरमाणी त्यांचं ते दुसरं फजादी हे पण मी गायलो होतो आणि त्या त्याच्यानंतर पुष्कम सावरकरांची माझी भेट झाली आणि वंदे मातरमविषयीसुद्धा चर्चा झाली होती पण त्याविषयी त्यांनी काही म्हणजे विशेष हे दाखवलं नाही चालीविषयी म्हणा किंवा हे झालंच पाहिजे वगैरे असं नाही ह्या गोष्टी पुढे झालेल्या आहेत म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर त्यावेळेला सावरकरांना वाटत होतं की वंदे मातरम हे राष्ट्रगीत होणार आहेत परंतु ते झालं नाही याला अनेक कारणं आहे त्या कारणामध्ये एक कारण असं आहे की येऊनोच कॉन्फरन्स होती संयुक्त राष्ट्र परिषदेला आपले बरेचसे लोक इथून प्रतिनिधी म्हणून गेले होते त्यावेळेला त्यांनी तुमचं भारतीय स्वातंत्र्यगीत कोणतं आहे ना राष्ट्रगीत कोणतं आहे असे विचारणा केली तेव्हा सुभाषचंद्र बोसांनी जनगणमानं ह्याची रेकॉर्ड होती ती त्यांनी दाखवली वाजवली आणि ती युनोच्या सगळ्या लोकांना पसंत पडली आणि नेहरूंनासुद्धा वाटलं की हेच राष्ट्रगीत आपलं स्वतंत्र भारताचं असावं असं नेहरूंनी त्यावेळेला खुलासा एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये पार्लमेंटमध्ये केला केशवराव हे पार्लमेंटचे सदस्य होते त्यांनी हा प्रश्न पार्लमेंटमध्ये उपस्थित केला आणि सांगितलं की वंदे मातरम हे राष्ट्रगीत झालंच पाहिजे म्हणून मग त्यानंतर अनेक हेरकाळे झाले वंदे मातरमचे हाल झाले ते आपल्याला ताजा इतिहास माहितीच येतो परंतु ह्या मुळाशी जनगणमनं सहज सहज गटा नेहरूंनी सांगितलं आणि जनगणमनं हे पसंत पडलं बँडवरती वाजवणारं हे सो वाजवायला सोपं आहे असंही त्यांनी सांगितलं आणि ते सगळ्यांना पसंत पडलं त्यानंतर वंदे मातरमच्या बाबतीमध्ये जेव्हा मी एकोणीसशे पन्नासमध्ये त्यांना भेटलो दिल्लीला तेव्हा त्यांना त्यांच्याशी चर्चा केली की वंदे मातरमला तुम्ही विरोध का करता तर त्यांनी सांगितले विरोध करत नाही वंदे मातरम चांगलं आहे फक्त बाकीचे बाकीची कडवी जी आहेत तम ही दशप्रहरणधारणी दा, तमामी काम नमामी त्वाम कमलाम अतलाम अतलाम शुभ सुधलाम शुफलाम मातरम हे अल्पसंख्याकांच्या भावना दुखवणारं कदाचित असे म्हणून हो ते कशाला मला आत्ता आठवण झाली की रवींद्रनाथ टागोर होते त्यांनीसुद्धा वंदे मातृमेलात विरोध केला कारण काय की आपल्या भारतामध्ये अनेक जातीचे पंथाचे लोक राहतात त्या सगळ्यांना मान्य होईल असं गीत पाहिजे आणि जे ते जनगणमना आहे असंच त्यांना वाटलं म्हणून त्यांनी जनगणमनाला आधीच मान्यता घेऊन टाकली होती असं माझ्या ऐकून आहे परंतु महात्मा गांधी किंवा तो प्रश्न फार मोठा आहे इतिहास आहे तो तो हे होणार नाही इतक्या लोक हो नाही आपण तो इतिहास नंतर आपल्या तोडून ऐकणारच आहोत तर आत्ता जेवस्तु आपण ऐकलं स्वातंत्र्यवीरांचं आणि म्हणालात की संगीतामध्ये त्यांना गम्य नव्हतं त्यामुळे ही चाल त्यांना कितपत आवडली असेल हे आपल्याला काही कळाला मार्ग नाही पण आता प्रत्यक्ष त्यांचा आवाज कसा होता त्याचा आपण एक नमुना ऐकूया देशाचा झुंडा झोडुंडा यशस्वी इथे पुणे पुणे म्हणून पहिले काटे कुटे मार्गातून साफ करायला पूल बांधणारा पाले वर चणा म्हणतात साहेबरच्या मायमल चणा म्हणतात अशी एक पुढील बऱ्याय उत्पन्न व्हावी लागते ती मुली मयावरताच उत्पन्न व्हावी लागते ते देशभक्त खरे रेषवत खोटे आहेत नाही परंतु कारण तुम्हाला जर गेली तर त्यांची देशभक्ती निर्भय देश त्यांची इच्छा असते उतळी झालेले असतात ते माझी स्वतःच्या नव मी तुम्हाला सांगतो की बोलाशी उतळी होत की मला काय सांगू तुम्ही ते काम करायला मना काम होते हा आनंदा पहा का इतका सुंदर बोलवा की शाळेत काय त्याला म्हणून नाटका म्हणून नक्कीच काम करणं झाला इतका छान छोट बोलवा पण कोणत्या मरणाची हिसात्म्याची हौफाली दुनियाचं माझं चरित्र त्याच्या दिल्यानंतर अशी अशी म्हणणार होती त्यांची शपथ की असे पाहिजे की सगळ्यांच्या आधी मरण ही प्रतिज्ञा असते खरा आनंद जीवनात लढाई चाली असताना सगळ्यांच्या आधी मागची यशस्वी सेना यावी म्हणून शत्रिक हरा ही आकांक्षा त्याची सुख आहे हे होण्याची ते हे सर्वोत्कृष्ट पात्र जगामध्ये सर्वोत्कृष्ट सुख हे आहे मग येऊ आहे वाणी मर्ती, काय होते पण आकांक्षा ही कृषी जी राज्यक्रांती आम्ही चालू ज्या संस्था आम्ही चालूल्या त्यात आम्ही शपथ घेतो दुर्दैवानी किंवा सुदैवाने ते मारले गेले माझ्या जसा मी एका कवितेत ते लिहिला आहे अंदमानमध्ये बोलो ठेवा तुम्ही प्राण आता शेट नमस्कार जातो कुठेही पण जरी माझी पडली म्हणजे माझ्यासारख्याची अंदमानात मी एकटा दिला समोर असे शेक गेलेले आहेत या आमची देशा बघता पैकी अनेक जण फाशी गेले अनेकांनी आत्महत्या डोळ्यासमोरांमध्ये गेल्या संध्याकाळी या तात धरून गोडून निरोप देऊन खोलीत सकाळी त्याच खेळ जातक म्हणून बातमी येईल त्यातून आम्ही वाचलो काही याने घेऊन वाचल नाही ते तुम्हाला माहिती आहे पन्नास जात सांगितलंयच एक खळ खळ आम्ही फाशीच्या जाऊन गद गद पण नाही लोक लढाई होतात शंभर आहे मारून भुंगीच्या रुग्णालय वेळा तेव्हा हे ते होतात तस आज आणि इथे आलो देवायला परंतु शपथ केली आम्ही एक दिवस चांगला जन्मलो नाही हिंदुस्तानचं स्वातंत्र्य पाहायला जन्मलो नाही त्या स्वातंत्र्य होण्याची लढत जन्मलो आहोत फ्रान्स की आज तुम्ही उभं काय करा हे सांगितल्याचं केव्हा मला ऍक्शन संपवत पुढे काय करा झालं म्हणाला अगदी आपल्या भाग्यता करायला करायचं असेल वन्स राजाची सेड आहे सपोजी एवढी गादेन इसवर्स टू गव्हर त्याप्रमाणे सत्ता हाती येणार असा जो राजा राज्य कोणाच असेल मग हिटलरचा हिटलरला मारायला तेच देश त्याच शक्ती देश आपण होऊन जातोय बघा ते इतिहासात प्रत्येक जण शिकवणार नेतृत्वचं काय झालं असंच झालं तेव्हा तुम्हाला सो तुझे सांगणार आहोत असं आहे की हे आलेलं स्वातंत्र्य राज्य क्रांति गागी अधिक प्रयास करती स्वतंत्र वत्तरी होता मराठी बोलताना सुधा किती बोलता है अपन ऐकता जानोत है ते जा तो हिंदी में इंग्रजी में विशेषतः इंग्रजी में कि जोरदार भाषण होता पे अपना अंदाज करू शको जर आप आवाज ऐक आ सुभाष बाबू सुभाषचंद्र बोसांस भारतीय ओंको सदेश एक रेकॉर्ड है जो थोड़ा हिस्सा अपना है। उसे तब तक जारी रखना होगा जब तक हमें मुश्कमिल आजादी हासिल न हो देश में आजादी की लड़ाई सफलतापूर्वक चलाने वाली देश मात्र संस्था कांग्रेस की है देशवासियों से हमारा नंद निवेदन है कि वे कांग्रेस के धंडे के नीचे संगठित हो जाए बलादली बहस निवाह और विभिन्न मतभेदों को भुलाकर विभिन्न दिशाओं में बिखरी सारी ताकत जितना शीघ्र कांग्रेस के साथ हम केंद्रित कर सकेंगे उतना ही जल्द हम आजादी हासिल कर सकेंगे हमारे सामने इस वक्त सबसे बड़ी समस्या संघ शासन विधान को हमेशा के लिए रखना देने की है तभी हम अपने मन के मुताबिक अपना शासन विधान तैयार कर सकेंगे वर्तमान शासन विधान तो हमारी मर्जी के खिलाफ साम्राज्यवाद को मजबूत कर हमारी गुलामी की जंजीरों को और मजबूत करने के लिए बनाया गया है इसे आप हरी स्वीकार न करे। आप संगठित शक्ति से शांति और अहिंसा पूर्वक आपदान करने के लिए जल्द जल्ट हो से जल्द तैयार हो जाइए न माले तब दिगेल हा सुभाष बाबू चवाज अपने ऐकला चौवे चलीस पंचायत आणि यंग इंडिया नावाची ग्राउफोन रेकॉर्डचं लेबल आहे की ज्याचं म्हणजे आम्ही म्हणतो की सगळ्यात खराब रेकॉर्डिंग असेल तर यंग इंडियावरचं त्याच्यावर तरी चांगल्या चा पेक रेकॉर्डिंग हे त्याच्या आधीच असलं पाहिजे करण्याच्यामध्ये काँग्रेसला मतं द्या असं म्हटलेलं आहे त्याच्यानंतरचा इतिहास तुम्हाला माहितीच आहे फॉरवर्ड ब्लॉक वगैरे परंतु मी मेहेरनं काही तुकडे दिले होते बर्लिन रेडिओवरनं त्यांनी जी काही भाषणं केली त्याचे रेकॉर्डिंग थोडे थोडे आहेत त्याच्यामध्ये बंगाली आहे हिंदी आहे इंग्लिश आहे आणि जर्मन आहे तर ते नंतर शेवटी ऐकवतील कारण ही कॅसेट एकदा पुढे झाली म्हणजे बरं आहे तर नंतर मेयर तुम्हाला तेवढे तुकडे ऐकवतील सुभाषचंद्र बोस यांच्या देशसेवेविषयी प्रश्नच नाही परंतु व्यक्तिगत म्हणाल तर थोडंसं मला कटु अनुभव आलेला आहे एकोणीसशे अडतीस एकोणचाळीसच्या हरिपुरा काँग्रेसमध्ये ते अध्यक्ष होते आणि त्याच्या आधी नागपूरला त्यांची माझी भेट झाली होती नागपूरला त्यांची भेट घेण्याकरता म्हणून मी गोंदियाला गेलो आणि गोंदिया मधून गोंदिया ते नागपूर हा म बीएनआर रेल्वे त्यावेळेला होते म्हणजे पूर्व पूर रेल्वे आत्ताची त्या ता बी एन त्यांच्या डब्यामध्ये बसून मी आणि मी आणि हितवारचे संपादक त्यावेचे ए डी हे आणि अमृत बधाज पत्रिकेचे एक सम उपसंपादक घोष म्हणून होते हे आम्ही सगळे एका डब्यात बसून प्रवास केला त्यावेळेला मी सुभाषचंद्र बोसांना माझी चाल तशीच ऐकवली म्हणजे तिथेच गाडी चालू असताना आणि त्यांना सांगितलं की मला या हरिपुरात त्या काँग्रेसमध्ये तुम्ही अध्यक्ष आहात तर तुम्ही मला संधी द्या त्यांनी कबूल केलं यात मी जरूर या मी माझी पार्टी घेऊन येऊ का हो हो म्हणे मी ती सगळी व्यवस्था करतो असं सांगितलं आणि नंतर न, मी माझी वंदे माताची पार्टी घेऊन हरिपुरा काँग्रेसला जाऊन तिथे पोहोचलो आणि त्यानंतर मी त्यांना भेटलो भेटलो तर त्यांनी सांगितलं की माय ओन पार्टी इज कमिंग फ्रॉम कलकत्ता टू सिंग वंदे मातर चाँग on the first day of the opening session of the indian national congress ashta ani mala sangit teva mi mhanla ata mi majhi party ghun aalo te ka hai i am sorry ashta ani mhanale nantar mhanla ata ha anyay gharela ha bahar padlaat pahije mhanla man amhi janar kuthe mahatma gandhi kade gele गांधींच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं व असं असं झालं आहे मला त्यांनी स्वतः आमंत्रण दिलं पंधरा दिवसापूर्वीची गोष्ट आहे ही आणि आता ते म्हणतात की माउन पार्टी इज कमिंग फ्रॉम कर्कटल सिंग बंदी मान सांग तेव्हा मी आता काय करू गांधीजी म्हणाले हे नाही हे बरोबर नाही आहे म्हणे त्यांनी त्यावेळेला स्वागताध्यक्ष दे होते दरबार गोपाळ दास त्यांना बोलावून त्यांनी सांगितलं की बाबा सुभाषचंद्र बोसांनी आंबईकर आणि त्यांची पार्टीला मुद्दाम बोलावला आहे ते तेव्हा त्यांना तुम्ही वंदे मात्र गायला संधी द्या तेव्हा मग त्यांनी बापूजींचं म्हणणं त्यावेळेला कोणीही मा न शक्यच हो नव्हतं परंतु त्यांनी मग दुसऱ्या मला देऊन पहिल्याच दिवशी सुभाषचंद्रांनी आपल्या बाबतीचा हे घेतलं ठीक आहे म्हटलं काय हरकत नाही आता याच्यानंतर आपण एक गाणं ऐकू आणि श्रोत्यांना विनंती आहे की आपण हा आवाज कोणाच्या ओळखायचा स्वातंत्र्य लढ्या लढ्यामध्ये आणखीन एक अग्रणी असलेल्यांचा आवाज आहे सूर्यस्तो गया गया सूर्य लगी दिल में हो प्यास जगेन चारोर आग लागे दिल मेह हो प्यास जगे सूर्य होयान मस्त होया सूर्स्त हो गया कष्ट कि बहुत सहन कष्ट <च्छ्ट> बहुत सहन दुःख करे बोगी बहन सूर्यास्त हो गण मस्त हो ग सूर्यास्त होकन मस्त होूर्यास्त होयामस्त होयाख हमे सूरत के भोग बरी भाग्यके भूक सूर्य सग भोग भरे भाग्य सक सूर्स्त हो ग चक नमस्त हो ग सूर्य अस्त होया चमस्त होया सूर्स्त हो ग चक नमस्त होया पाजे पाच हम ते चले पा हम गाते हम गाते हम गाते पग पग समां जाते चले गुन गुन न गुन करते चले सूर्य अस्त हो गया जलमग्न हो गया सूर्य अस्त हो गया जलमग्न हो गया तारों में आग नहीं इन दिल में वो क्या मचने तारों में आग लगी दिल में वो क्या मचने सूर्य गया गया गनमन हो गया सूर्य अक्भू हो गया गनमन हो गया सूर्य अक्भू हो गया गनमन हो गया लल लल लल लल लल लल लल लल लल लल लल लल और काय एसडी वरमन एक गेस केले आणि कोण आहे हां आत्ता मला गोखले पण सांगत होते की माझ्या मित्राचा आवाज आहे म्हटलं तुम्ही तुमच्या मित्राचा आवाज ओळखला बरोबर पण आम्हाला ह्या कवितेविषयी जास्ती माहिती सांगा आणि मित्राविषयी हरेंद्रनाथ चट्टोपाध्याय आपले म्हणजे आशीर्वाद पिक्चरमध्ये त्यांनी काम केलं तर अशोक ते पिक्चर वगैरेच मला काय माहिती नाही पण तो कवी होता सरोजिने नायडूचा भाऊ आणखी कमलादेवी चट्टोपाध्यायचा नवरा पुढे ते सेपरेट झालेत आणि त्याचं आयुष्य फार विचित्र झालं ती गोष्ट वेगळी पण माणूस फार खुशदिल होता मनाने खरोखर देशभक्त होता आणि उत्तम गाणं शिकलेलं होतं ते गाण्यामध्ये त्याला विशेष पसंत पडायचे म्हणजे मास्तर कृष्णराव आपल्याकडचे आणि अब्दुल करीम त्याच्या पुढे नंतर जेव्हा कोकोनाटा काँग्रेसबद्दल जर मी बोललो तर त्यावेळेला हे नाव मी घेईन आणि हे सूर्यास्त होगे आहे हे काही विशेष ही साधी कविता आहे त्याची पण दुसरं त्याच्या वेळचं एक प्रसिद्ध गाणं होतं आणि ते तो रंगून म्हणायचा ते असं आहे आझाद करेंगे हिंद तुझे आजाद, आजाद, आजाद हम हिंदी है हम कुछ बिन नाही और कुछ भी नाही गैर हिंद नाही है हिंद रे आझाद आबाद आझाद कहने में किसी के ना आएंगे, कुछ समजेंगे समजायेंगे आपस की लढाई मिटायेंगे आजार आणखी एक होतं नाही ते सुभाष बोस म्हणायचे ते सांगतो नाहीतर हे अनुशील समितीचं गाणं ते मी नंतर सांगतो आणखी एक त्याचं कोणतरी मी म्हणत असे पूर्वी ते आज करीन गेली ते विसरलो आता काही हरकत नाही आणखी तुम्ही काय म्हणत होता हां ते ह्याच वेळेला मी यांना जे म्हटलं सुभाष म्हणायचं आहे तर झालं काय मला आता कुणा साल आठवत नाही पण सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एवढ्या पिरियडमध्ये केव्हा तरी महाराष्ट्र प्रांतिक यूथ काँग्रेस झाली होती त्यावेळेस एक यूथ काँग्रेस म्हणून असे तर आमच्या समोरचीच माडी रिकामी होती आणि ते ऑफिस केलं होतं त्यांनी त्याच्यामुळे मला तिथे नेहमी काय चर्चा चालते ती ऐकायला मिळायची सुभाष बोस त्याचा अध्यक्ष होता त्याचं पहिलंच भाषणमुळे लीग ऑफ काँग्रेसवरती जो जोराचा हल्ला लीग ऑफ नेशन्स म्हणजे त्यावेळेचं यू एन ओचं आधीचे दिस गँग ऑफ व्हाबर्स this uh, this league of nations this league of robbers this gang of robbers अशी सुरुवात त्याची मुळे ते असून पण त्या वेळेला तो भोपटकरांच्या घरात उतरला होतान ते आमच्या घरापासून एका हाकेवरती घर होतं भोपटकर पुण्यातील मोठे वकील होते त्यावेळ आणि त्यांचा तोरला मुलगा माझ्या माझ्या वर्गात होता त्यामुळे मी सुभाष बोसाले तेवढ्या आमच्या दोन दैवत एक सुभाष बोसाले आणि दुसरे जवाहरलाल नेहरू तेव्हा तिथे नाही जात असे आणि आंघोळ त्याची बराच वेळ चालायची चहा एका वेळेला दोन तीन कप त्याला लागायचं ते सगळं पाहिलं आणि ही बाजी व्हेरी गुड बाथरूम सिंगर आवाज चांगला होता तू तुम्ही ऐकलंच तु तु तु गोल असा छान आवाज होता ते सांगतो ते आणि मी त्याच्याकडनं लिहूनही घेतलं होतं त्यावेळेला ते, ते असं होतं अनुशीलन समिती म्हणून आपल्याकडे जसं अभिनव भारत तसं खुदिराम बोस वगैरे लोकांची अनुशीलन समिती ढाक्यामध्ये होती त्यावेळेला आणि हा त्याचा मेंबर होता नंतरचा त्यानंतर त्याला हद्दपाराही केला होता टी व्ही झाल्यानंतर सोडून दिला वगैरे कहाण्या तर त्याच्यामध्ये <coughs> त्यांचं मार्चिंग साँग होतं अनुशील समितीच निम्न उतल धोरण तल अरुण आलो तर चोल रे चोल रे चोल भांगरे भांगा गोल चल रे चोल रे चोल आगळ म्हणजे अरगळा शंखला आणि मादल नावाचं एक ढोलसारखं वाद्य आहे ऊर्ध्वगन हे बाजे मादल तो ढोल वाचतोय आकाशामध्ये खालची जमीन उथळती आहे आणि हे अरुण आलो अरुणाच्या रंगाचं हे तरुण दल आहे चल रे चल पुढे मोठं गाणं आहे ते आणि दुसरं रवींद्रनाथ टागोरांची कविता आहे आणि त्याचा उल्लेख पहिल्याने मला सुरुवात आधी केसरीमध्ये हप्त्या हप्त्यानी माझी जन्मठेप हे सावरकरांचं आत्मचरित्र वजात लिखाण यायचं एक एक आठवड्याला एके ते जिथे संपत सावरकर बंधूंना अंदमानातनं हिंदुस्थानात आणले तेव्हा ती होईल त्याने ते आम्हाला किनारा दिसायला लागला हिंदून हिंदुस्थानचा तेव्हा बाबांना म्हटलं बाबा ते पहा भारत ते त्याचे ते नील सिंधू ज्याला धवतं त्यावेळेला मला कळलं नाही संस्कृतीच होतं पण समुद्राने निळ्या समुद्राने धुतलेले हे भारताचे चरणतल हे <coughs> कुठलं काय त्यांनी काढलं काय मला माहित नव्हतं पण ती कविता सुभाष बोसकडनं मला मिळाली की रवींद्रनाथ टागोरांची चाल फार सुंदर आहे त्याची आणि खरोखर राष्ट्रगीत म्हणण्यासारखी ती आहे <coughs> कवित्व जास्त आहे मात्र ओई भुवन मनो मो ओ भुवनो मनो मो ओ सूर्य करोज बोल सुंदर धरणी पुढे चांगली चालत आता आपण आता या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागाकडे वळतोय की ज्यामध्ये आपण वंदे मातरम या गाण्याविषयी खूप आठवणी ऐकणार आहोत आणि त्याचे वेगवेगळ्या प्रकारांनी वंदे मातरम कस गायलेले ते आपण पाहणार आहोत मी अलीकडे थोडा अभ्यास केला जवळजवळ चोवीस वेगळ्या प्रकारने वंदेमातरम ध्वनीमुद्रिकांवरती आलेलं आहे त्याप्र अर्थ आपल्याला सगळं या कार्यक्रमात घेता येणं शक्य नाही आहे त्यातलं आपण काही प्रातिनिधिक ऐकणार आहोत पण गमतीची गोष्ट म्हणजे पंधरा ऑगस्ट गेल्या वर्षी ज्या वेळेला चौदा रात्री ए आर वंदे मातरम चालू होतं त्यावेळेला मी नंतर माझ्या मुलांना हे सगळं जुन्या वंदे मातरम ऐकवलं ते म्हणले फार गोड लागतं कानाला हे वंदे मातरम आणि त्याच वेळा नेमका माझा मुलगा हिंदीच्या परीक्षेला बसला होता त्याला एक त्या धडा होता त्या धड्यामध्ये अशी माहिती होती की वंदे मातरम मातरमच्या जन्मकथेची थोडीशी एक धडा होता त्याच्यामध्ये की बंकिमचंद चॅटर्जी यांचा स्वतःचा प्रेस होता आणि त्या प्रेसमध्ये ते एक दिवस कामामध्ये व्यस्त असताना एक मनुष्य धावत धावत आला म्हणाला की या अमुक अमुक पेजवरती एवढी जागा कमी पडते तर काहीतरी ताबडतोब लिहून मजकूर द्या प्रेसवरती चाललंय तर त्यावेळेला ते म्हणाले आता आईनवेळ कसं मला काय करता येईल तर त्यांच्या टेबलावर जे काही आनंदमठ कादंबरीचे कागद पडले होते त्याच्यामध्ये दोन तीन ओळी वंदे मातरमच्या तिथे कडवी असे लिहिले होते त्यामुळे हे जाणार तुम्ही तर ते म्हणाले हे काय नाही नाही हे बरोबर त्या मापामारी तिथे बसतंय आणि वंदे मातरम ते त्यावेळेला प्रथम प्रकाशित त्या कादंबरीच्या अगोदर त्यांच्या वर्तमानपत्रामध्ये पत्रिकेमध्ये झालं आणि नंतर अर्थ आपल्याला माहिती आहे वंदे मातरम हे खरोखरच राष्ट्रगीत होण्याच्या योग्य गीत जसं म्हणाले आणि त्यांनी संपूर्ण आपला आयुष्य प्रचार आणि प्रसारासाठी वेचलेलं आहे तर त्या वंदे मातरमला आपण सुरुवात करू आणि पहिली जी त्यातली ध्वनीमुद्रिका आहे ती विष्णुक पागणीस यांच्या आवाजातली ऐकूया <laughs> त्याच्याबद्दल मी ऑथेंटिकली सांगू शकतो एकोणीसशे अकरा साली पाचवा जॉर्ज ज्याचा आवाज तुम्ही ऐकला तो इथे आला होता दिल्ली दरबार म्हणून जो झाला त्या त्यावेळेला रवींद्रनाथ टागोरांनी ही कविता रचली हे खरं आहे त्याचे दोन अर्थ होऊ शकतात ती कविता सबंधू मला कदाचित माहिती नसेल कारण एकच कडवं म्हटलं जातं कदाचित दोन आणि ती दोन कडवी म्हणजे नुसती यादे तुम्हाला येतात ती पद ती कडवी तुम्ही मनाशी आठवण बघा यादी पलीकडे त्याच्यात काही नाही पंजाब सिंध गुजरात मराठा वगैरे वगैरे आणखी काय हिंदू मुसलमान बौद्ध ही डिक्शनरी आहे नसती हे काही गीत होऊ शकत नाही माझ्या मताने पण पुढची जी दोन कडवी आहे ती अप्रतिम अतिशय उत्तम काव्य आहे चाल चांगली आहे आणि खरोखर राष्ट्रगीत होण्याच्या लायकीची अशी ती आहेत असं मी म्हणेन त्याच्यात एकच आहे शेवटी जय जय जय हे जय राजेश्वर असं म्हटलेलं आहे तेव्हा त्याच्याबद्दल खूप टीका झाली होती तुम्ही म्हणता तीच टीका मॉडर्न रिव्ह्यूमध्ये तो पुष्कळ वाद म्हणजे कित्येक अंक भरलेले आहेत मॉडर्न रिव्यूचे त्याच्याने आणि टागोराने वारंवार सांगितलं की अरे मी इतकी वर्षं तुमच्यामध्ये आहे मी इतक्या कविता लिहिल्या तुम्हाला अजून माहिती नाही की माझ्यासुद्धा हृदयामध्ये मा दे थोडीशी देशभक्ती आहे हे पंचमंजवर्षासाठी लिहिलेलं नव्हतं परंतु भास मात्र असा की आता लोकमान्य टिळकांच्यासारखा मनुष्यसुद्धा आम्ही राणीचे राजनिष्ठा होत वगैरे गांधी म्हणत असत की मी काही ब्रिटिश एम्पा मी इंग्लिश माणसाच्या विरुद्ध नाही आम्ही ब्रिटिश एम्पायरच्या विरुद्ध नाही वेस्टमिन्स्टर हायवेमध्ये बॉम्ब पडला तर मला काही किती वाईट वाटेल बरं हे सांगण्याच्या गोष्टी असतात पण हे काही पंचमजसाठी लिहिलेलं पद आहे असं काही नाही आहे सिद्ध झालेलंच नाही मुळी योगायोग मात्र तसा होता एवढं खरं आहे आणि हे म्हणजे मात्र माधीचे प्रश्नच नाही मुळे माझ्या माहितीप्रमाणे वंदे मातरम मी स्वत जे ऐकलं ते म्हणजे एकोणीसशे अठरा किंवा एकोणीस साली वंदे मातरमचा इतिहास ऐकला त्यावेळेला मोहम्मद अली शौकत अली यांनी त्याला कडक शब्दामध्ये हरकत घेतली काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये की वंदे मातरम हे गायला गायला जाऊ नये त्यावेळेला वेष्णू दिगंबर पलिसकर हे यांनी ठणकावून सांगितलं की हे वंदे मातर गीत गायल्याशिवाय सभेला सुरुवात होणार नाही आणि त्याप्रमाणे ते गायले आणि नंतर सभेचं काम सुरू झालं त्यापूर्वी मी मेहकरला असताना म्हणजे चार वर्षाचा होतो एकोणीसशे सोळा साली त्यावेळेला नुकतंच पहिलं महायुद्ध महायुद्धाची सुरुवात होती पण त्यावेळेला शाळेमध्ये मी जात होतो माझ्या बहिणीला माझी बहिणीच्या बरोबर मी हात धरून तिचा हात धरून मी जात होतो तेव्हा ॲडमिशन वगैरे असं काही आजच्यासारखं काही नव्हतं जाऊन बसायचं शाळेमध्ये पण त्यावेळेला पंचमज बादशहा यांचीच गीतं जास्त गायला जात होती एवढंच काय पण शाळेमध्ये धडा होता आमचे आमचे बा, बा बादशहा पंचम जॉज यांचा जन्म लंडनला झाला त्यांचा दरबार डे दिल्ली इथे अमुक अमु एकोणीसशे बारा साली होणार आहे आणि गाणीसुद्धा तशीच जॉर जनुपा गा भे सद्भावे वंधुनिया पदा जॉर जनुपा गा भे ही गाणी म्हणायची आम्हाला काय स्वदेशी परदेशी काय आणि स्वदेशी काय दोन्हीसारखेच त्या वेळेला पण जवा आपले बादशाह म्हणजे खरोखर हे आपलेच होणार हे आपलेच आहेत म्हणून पण जेव्हा एकोणीसशे सव्वीस साली मी नागपूरला आलो तेव्हा तेव्हा वंदे मातरम मला शिकवण्यात आलं आमचे नागपूरला त्या काळी बॅरिस्टर अभ्यंकर होते मोरोपंत अभ्यंकर त्यांनी मला कसं म्हणायचं वंदे मातरम वगैरे शिकवलं पण एकोणीसशे साली महात्मा गांधी आले तेव्हा माझी ओळख करून दिली मोरोपंत अभ्यंतरांनी की जे आम्हाला नागपूर का लडका है बहु बहुत अच्छा गाता है, तेव्हा मला वाटलं की आता गाणं म्हणावं लागणार पण यांच्या पुढे कसं म्हणणार आपण पण मी वंदे मातरमच म्हटलं आणि ते संपूर्ण गाणं गाणं साली पहिल्यांदा महात्मानीच्या मांडीवर बसून थंडीचे दिवस होते जानेवारी डिसेंबरचा असाच महिना होता आणि त्यावेळेला त्यांच्या शालीमध्ये गुंडाळून मला त्यांनी बसवलं आणि गाओ कोणसा गीत गाव गे मी म्हटलं वंदे मातम गाऊ त्यावेळेला मला मानप्पान वगैरे ह्या यातली नाटकातली पदं माहिती होती तोंडवरच झाली होती परंतु वंदे मातरम गाव गाव म्हणून त्यांनी सांगितलं आणि संपूर्ण वंदे मातरम मी म्हटलं आणि ती आठवण माझी मी माझ्या व्यस्तेने संगीत मूर्ती ह्या पुस्तकातसुद्धा दिलेली आहे की वंदे मातरची सुरुवात एकोणीसशे साली झाली ती एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत महात्मा जाईपर्यंत ती सव्वीस वेळा मी त्यांना तेवीस वर्षामध्ये ऐकवलं त्यावेळेला वंदे मातरम हेच राष्ट्रगीत होणार स्वतंत्र भारताचं ही कल्पना दृढ झाली होती कोणत्याही मुसलमान पुढाऱ्याने ऑब्जेक्शन त्यावेळेला घेतलं नाही तर ह्याची साक्ष मला मला माहिती आहे की नागपूरला स हसन खरे मंत्रिमंडळामध्ये होते ते समीर उल्ला खान तिथल्या कॉर्पोरेशनचे अध्यक्ष मुंबई क्रॉनिकलचे शादुल्ला भ्रेदरी ह्या लोकांनी मला अगदी वंदे मातरम त्याकरता उचलून धरलं आणि खूप प्रसिद्धी केली दी त्यांनी प्रेस गिल्ड ऑफ इंडियामध्ये इथे केवढा मोठा माझा कार्यक्रम एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये पन्नासमध्ये झाला त्याचप्रमाणे पुण्याला काँग्रेस हाऊसमध्ये न तात्यासाहेब केळकरांच्याकडे असा पुष्कळी इतिहास आहे पण वंदे मातरम न होऊ देण्याला कारण एकमेव म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळेला कोणत्याही मुसलमानाचा विरोध नव्हता हे मला अनुभवानी सांगायचं सा आहे एनएन रवायसुद्धा रवींद्रनाथ चट्टोपाध्याय हे सुद्धा वंदे विरोध मुलीच नव्हते त्यांनी मला ग्राउंड फोन कंपनीत असताना मी त्यांच्या काही कविता इंग्रजी रेकॉर्ड केल्या त्यावेळेला वंदे मातरम विषयी आम्ही खूप बोललो त्यावेळेला चहा पीक ते वगैरे मजेदार मनुष्य होता तो आणि कमलादेवी चट्टोपाध्याय आपल्याला माहिती आहेतच त्या आणखी ह्या वंदेमात्म्यांविषयी हे फक्त याला जबाबदार अनेक कारणं असती परंतु नेहरूंनी मनं सांभाळता सांभाळता पुरेवाट झाली महात्मा गांधींनी मुसलमानांचे वळव मनं वळवण्याला जितके श्रम घेतले नाही तेवढे भारताचे तुकडे झाले तरी ते असमाधानीच आहेत शेवटपर्यंत तसेच राहणार त्यांच्याशी कोणत्याही दृष्टीने समजूता करण्याची गरज आज तरी दिसत नाही हा सगळा ताजा इतिहास आहे आणि पन्नास साठ सत्तर ऐंशी वर्षाच्या इतिहासामध्ये पाहिलं तर याच्यामध्ये अशीची काहीही जागा नाही फक्त वंदे मातृ गीताविषयी बोलायचं चा, चाली अशा होत्या तशा होत्या मास्टर कृष्णरावांनी असं म्हटलं त्यांनी तसं म्हटलं त्यामुळे श्रीलक्ष्मींनी असं म्हटलं किंवा आणखीन दुसऱ्या गुणांनी कसं म्हटलं वगैरे ते परंतु शेवटी वंदेमातरमचे हालच झाले आंबयकरांच्या म्हणण्याची मी साधारणपणे सहमत आहे फक्त थोडा इतिहास सांगायचा वंदे मातरम सव्वीस साली वगैरे काही नाही पूर्वीपासूनच होतं केव्हा होतं मला काही सांगता येत नाही परंतु या वंदे मातरमसाठी बंगालच्या फाळणीनंतर लोकांनी मार खाल्लेला आहे आणि तेव्हा मराठीमध्ये कुणीतरी जोकसुद्धा केली होती की वंदे मातुरम म्हटलं तरी हे लोक मारतात काठ्यांनी हे काय म्हणून ते त्यांना बहुतेकही बांधव मारवं असं काहीतरी वाटत असलं पाहिजे त्यांना काय अर्थ कळतोय त्याचं पण केवळ वंदे मातरम या दोन शब्दासाठी मार खाल्लाय माझा अनुभव मात्र असा मी सुद्धा पुष्कळ मार खाल्लाय पण वंदे मातरम याच्यासाठी तो नव्हता तर आम्ही ओरडत होतो वंदे मातरम त्याचा अर्थ असा की ही जे गॅन ही म्हणजे त्याला मारला पाहिजे वंदे मातरम बद्दल ऑब्जेक्शन तसा काही त्यांचा उरलेला नव्हता कि त्यांचं स्लोगन आहे असू दे म्हणून त्यांना काहीच कळत नव्हतं त्याच्यात परंतु हे जे मोहम्मद अलीबद्दल यांनी सांगितलं ती आठवण मात्र नोंद करण्यासारखी आहे केव्हा सुरू झालं काँग्रेसमध्ये मला माहिती नाही आठ सालानंतर ते हिंदुस्थानात हळूहळू पसरत चाललेलं होतं आणि आमच्यापर्यंतसुद्धा ते कोरा चोरांच्यापर्यंत पोहोचलं होतं ते राष्ट्रगीत आहे का नाही त्यावेळेला राष्ट्रगीत शब्द तरी होता की नाही देव जाणे आम्ही त्यावेळेला जी राष्ट्रगीतचं म्हणून म्हणत होतो किंवा प्रभात फिरीत म्हणत होतो ती अगदी वेगळी गोविंद कवीची वगैरे होती ती मराठीतली पण हिंदी किंवा आता हे बंगालीमध्ये आहे वंदे मात्र लोक विसरतात पण काही हरकत नाही वाद नव्हता हे अगदी खरं आहे परंतु कोकोनाडा काँग्रेस ज्याला काकीनाडा म्हणतात आता आणि -कुल तेच कोलिकोड कवं त्यालाच कोलिकोड म्हणतात ना ते असं तीन नावं झाली आहेत त्याची त्यावेळेला आम्ही कोकोनाडा ऐकत होतो ते कुठे मला अजून माहिती नाही तर त्यावेळेला जी काँग्रेस झाली त्यावेळेस खिलापूत मुवमेंट गांधींनी जोरात सुरू केली होती म्हणजे खलिफा तिकडनं केव्हाच उ उच्च उच्चाटन झालं होतं पण हिंदुस्थानात मात्र गांधीने तो सुरू केला आणि त्याच्यामुळे मुसलमान लोक त्यांच्या भोवती जमले मोहम्मद अली एक शौकत अल्ली आणि त्यांची आई हा शौकत अली मोठा तगडा पहिलवान मनुष्य होता सहा फुटाच्या वरती त्याची उंची होती मोहम्मद अल्ली स्कॉलर होता त्यांनी कुराणाचं इंग्लिश भाषांतर केलं आहे चांगलं केलं आहे ते समजतं मागदुख काही समजत नाही तर त्यांची सभा नेहमी आणि कोकोणाड्या काँग्रेसला गांधींच्या आग्रहामुळे मोहम्मद अली अध्यक्ष झाला त्यावेळेला मी मगाशी जर सांगितलं उल्लेख करीन तो आता करतो हरिंद्र चट्टो चट्टोपाध्याय कमलादेवी आणि मुख्य सरोजिनी नायडू सरोजिनी नायडूला महत्त्व अॅनिबेजंटमुळे आलं अॅनिबेझंटला महत्त्व टिळकांच्यामुळे आलं आणि हे सगळे गांधींच्या वेळेला आपोआप तिकडे गेले आणि सरोजिनी नायडूंनी हट्ट धरला की इथे वंदे मात्र माल आणि अब्दुल करीम खा त्यावेळेला मद्रासमध्ये होते मद्रास साईडकडे त्यांचे पुष्कळी ॲप्रिशिएटर्स होते त्यातले हे तिघ होते ते, ते अब्दुल करीमकडे गेले की तुम्ही वंदे माताराम म्हणा आम्ही तुम्हाला ते शिकवतो काय येते आणि चाल कसे काय वगैरे हो तुम्ही म्हणा अब्दुल करीम सांगितलं तसं नाही महाराज आलेत महाराज म्हणजे विष्णू दिगंबर पोलसकर त्यांना ते मान देत असं तेवढ्यासाठीच आले होते आणि मी गवही आहे मला याच्यात काय समजतं माझा पेशा गवईच आहे हे माझं काम नव्हे हे काम महाराजांचं आहे ते महाराजांनीच केलं हो पाहिजे तेव्हा त्यांची रिक्वेस्ट केली पलुस्करांना की वंदे मातोरम तुम्ही तिथे म्हणा आणि वंदे मातरम त्यांनी आपली वाद्य नेली तिथे तेव्हा हे अध्यक्ष उठून उभे राहिले एक आहे तमाशा आहे त्यावेळी छापून आलं होतं हे सगळं की हे काय गवयाचा जलसा नाही तेव्हा ठणकावून त्या काँग्रेसच्या अध्यक्षाला पलुसकरांनी तिथे सांगितलं हे मशीदीतली नमाज पडण्याची जागा नाही राष्ट्रगीत आहे उठून उभे राहा कुठून उभे राह शब्द वाच मी वाचलेले आहेत ही मोठी सांगण्यासारखी गोष्ट आहे म्हणून सांगितली आपण म्हणत ते बरोबर आहे की मी सुद्धा वाचले त्याप्रमाणे अधिवेशनामध्ये वंदे मातरम गायल होत आणि वंदे मातरमचं मग सांगितलं की बावीस चोवीस वेगळ्या प्रकारच्या ध्वनीमुद्रिका आढळतात आपल्या माहितीच्या आणि जास्ती परिचयाची म्हणजे लताबाईंनी घालला आनंद मठ लताबाई हेमंत कुमार आणि लताबाईंचं वंदे मातरम उच्च स्वराल आम सभी शुभ्रज्योत्ना पुलगित आमिनी त्रिश कोटी सगरी अतिशय जलद गति ती कड़ी मटले या ध्वनि मुद्रिके तो मेरा वैशिष्य वाले पगनेसान कि को मटले कड़व तुही दुर्गा तवी की तीन सुरुआत कि तिथु कड़वे मटले है बाकी दोन कड़ी हा ध्वनिमुद्रिके में नहीं दुसर अस कि अपन जे लहानपणसन रेडियो जी ऐसी रविशंकर जी ताल है कि आत्ता गेल्या वर्षी पंडित भीमसेन जोशींनी जे टी व्हीवरती गाऊन दाखवलं आणि लताबाईंनी नंतर सारे जे अच्छा गाताना शेवटी जोडून घेतलं ती सगळी देश रागातल्या चाली आहेत पण ही सारंग रागातली चाल आहे भर दुपारी गायचा राग आहे आणि जरा थोडं त्यामुळे मला वाटतं थोडं जोशपूर्ण आणि सर पागनिसनचा आवाज बघा आपल्याला मी लावलीन जर कोणाला विचारलं की आवाज कोणाचं पटकन सांगता नाही की हे तुकाराला काम करणाऱ्या पागनिसांचा आवाज आहे पण अतिशय ते कानाला गोड लागतं तर ती जी प्रसिद्ध आणि आपल्या माहिती जी गाणी आहेत ती फारशी आपणच घेतली नाही त्यात पुढचं वंदे मात्र ऐकणार आहोत ते मास्टर कृष्णरावांच्या आवाजातलं आणि ते झिंजवटीमधलं आहे आणि त्याचाही फार मोठा इतिहास होऊन गेला की मास्टरांनी सुद्धा त्यांच्यापरी ती चाल व्हावी म्हणून अगदी जीवाचं रान केलं पण दुर्दैवाने ती चाल पण पुढं आली नाही आणि आज हे वंदे मातरम फक्त ध्वनीमुद्रिकेमध्ये आपल्या उपलब्ध झालेलं आहे दुर्दैवाने पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना या चालीसुद्धा फारशा ऐकायला मिळतील की नाही अशी शंका आहे